ध्यानमार्गाला मन ताब्यात लागतं मन आमच्या ताब्यात नाही आपण बघितला विषय परवा ध्यानमार्ग तितकाच अवघड आहे योगमार्ग योग मार्ग काय सोपाय का हो लक्षात घ्या मी आपल्याला सांगतो योगी यांचे राजे कोण ज्ञानेश्वर महाराज चालविली जडभिंती रेड्यामुखी वेद बोलविला अगं मुक्ती आज मांडी करशील का ग दादा मी करीम की मांडे परळ घेऊन येते कुंभारवाड्यातनं आणि त्याच्यावर मांडे भाजते आपल्याला सांगतो समाजानं त्यांना परळ मिळू दिलं नाही हातात परळ मिळालं तर दुसऱ्याने फोडून टाकले लक्षात घ्या मुक्ता वेळी घरी आले आहेत डोळ्यातनं पाड आलं बाराज ज्ञानेश्वर महाराज विचारत मुक्ते अगं काय तीस दादा मांडे करणार होते परंतु आज परळ सुद्धा मिळाली नाही आज मांडे मांडणार कशावर ज्ञानेश्वर महाराज सांगित त्यांनी सांगितलं म्हणाले मग ते काही काळजी करू नको कसं म्हणाले योगागदीच्या सायन पाठ लाल भडक केले महाराज भळच म्हणाले मांडे असे योग सामर्थ्य संपन्न ज्ञानेश्वर महाराज योगाच्या बाबतीत काय म्हणतात ऐका ज्ञानेश्वर महाराजांनी योग मार्गाला जरी पंथराज म्हटलं असलं तरी सुद्धा आम्हाला उपदेश करताना माझं त्यांनी योग मार्गाचा केला नाही बरं का भक्ती मार्गाचाच केला का त्यांनी आमची कुर्त ओळखली आहे लक्षात घ्या अरे योग मार्गाने वाटचाल करणं सोपं आहे काय रे सोपं नाही महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणाले योग महाराज किती अवघड आहे सांगू का म्हणाले नागिणी उत्साहे नागिणी म्हणजे ती कुंडली निवडता साढ़तीटोली घून ती बसले नागिणी उत्साह नव ही द्वार निरोधुन नाड़ त्रया माजी सुषुम्ना संचरण तीड़ा पिंगला की सुषुम्ना ती कुलिनी जागृत कराए ब्रह्मरंधरा पर्यत दी अरे का आम्हाला काय पत्ता सुद्धा लागत नाही लक्षात घ्या ना गिणी द्वारे निरोधून ना अडित्रया न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनुजन सोपा मार्ग कोणता म्हणाले नरहरी चिंतने आहरनिशिमुक्तीस्थान ओम नमो भगवते वासुदेवाय योग मार्ग किती अवघड आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले जरी बोचरिया पडती खाणे लोहाचे चणे जरी बोचरिया पडती खाणे लोहाचे चणे आणि बोचरा मनुष्य म्हणजे काय ठेवय का ज्याचे सगळे दात पडलेले आहेत तो त्याला हो साधे चणे जर खायला दिले चणे म्हणजे ते वटाणे चणे असतात बघा ते सुद्धा वाटाण्याचे दवे आहेत भाजलेले कसले खातोय चुरमरी खायची पंचायत आपल्याला सांगतो चुरमोरी सुद्धा तोंडात ठेवून भिजून भिजून खायला लागतात लक्षात घ्या तो चणे आणि फुटाणे काय खातोय त्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लोहाचे चणे लोहाचे चणे लोहा म्हणजे काय सांगू का बेरींगच्या गोळ्या बेहिरिंगच्या गोळ्या एक उंजळवर द्या की खायला जगेल का मरेल सांगा बघू लोहाचे चणे जरी बोचरी आपण खणे तरी पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू हा जगेल का मरेल सांगा इतका एवढा मार्ग अवघड आहे लक्षात घ्या म्हणजे भगवत प्राप्तीचे हे जे मार्ग आहेत शास्त्रानच सांगितलेले मार्ग आहेत तरी सुद्धा हे अत्यंत अवघड आहेत लक्षात घ्या अत्यंत अवघड आहेत कारण का आमची कुवत कमी झालेली आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आम्हाला उपदेश केला सगळ्या संतांनी आम्हाला जो उपदेश केला तो भक्ती केला बरं का लक्षात घ्या समर्थ म्हणाले मनासज्जना भक्तिपंथ याची जावे बस त्याने योगमार्गाचा नाही उपदेश केला तुकाराम महाराज म्हणाले अवघ्या वाट झाल्या क्षीण अवघ्या वाटा म्हणजे या सगळ्या वाटावर का कोणत्या ज्ञानमार्ग कर्ममार्ग ज्ञानमार्ग योग मार्ग वगैरे या सगळ्या अवघ्या वाट झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधिविधान नकळे न घडे सर्वथ म्हणाले भक्तिपंथ बहु सोपा आणि भक्ति पंथे हा भगवत धर्म बर मी लक्षाला भगवत प्राप्ति से इतर मार्ग कसे अवघर हे संगित आता हा भक्ति मार्ग जो है ना भागवत धर्म हा कसा सोपा है आप मान है ये सोपेपणा पैलू अपने समोर मानना है पेला पैलू संगतो आका हा मार्ग साधकाला कसल्याही अधिकाराची आवश्यकता नाही कसल्याही अधिकाराची आवश्यकता नाही ज्ञानमार्गाला साधनचं दृष्ट हे संपन्न पाहिजे म्हणून सांगितलं ना इथंच असला प्रकार नाही दुसरं उदाहरण देतो काय आहे भगवत प्राप्तीचं वेदाभ्यास हे सुद्धा साधन सांगितलेलं आहे नाही असं नाही परंतु असं आहे की वेदानं सगळ्यांना अधिकार ठेवलेला नाही स्त्री शूद्रद्विज बंधू नांत्रयी ना सगळ्यांना अधिकार ठेवलेला नाही मग आता प्रश्न असा आहे की बाकीच्यांचा उद्धार व्हायचा मार्ग कोणता भक्ती मार्ग आहे त्याचं उत्तर आहे लक्षात घ्या तुकाराम महाराज म्हणाले या यारे या लहान थोर यारे यारे, यारे, यारे या लहान थोर याती ती भलते नारीनर कोणत्या जातीचा आहे वयाचा आहे लहान थोर कुणीही असा म्हणाले या ती भलते नारीनर करावा विचारत न लगे चिंता कोणाची सोपाय की नाही कसली ही अडकाठी नाही महाराज आपल्याला सांगतो जात नाही पात नाही आपण कुठेतरी हॉटेलमध्ये बोर्ड बघितला असेल बघा हे हॉटेल सर्व धर्माच्या सर्व लिंगाच्या सर्व वयाच्या लोकांना खुले आहे तसला प्रकार आहे हा कुणीही यावा महाराज आपल्याला सांगतो वारकरी संप्रदायाच्या झेंड्याखाली अक्षरशः अठरा पगार जात एक झाले हो महाराज कसल्याही अधिकाराची आवश्यकता नाही सोपेपणाचा पहिला पहिलं सांगितला बरं का दुसरा पैलू सांगतो दुसरा पैलू असा की त्यामध्ये काळाचं वेळेचं सोहळ्याचं ओवळ्याचं कसलंही बंधन नाही बस ज्ञानेश्वर महाराज म्हणाले काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाी उद्धरती नामदेव महाराज म्हणतात काळवेळ नसे नामसं कीर्तनी बस का तर भागवत धरणाची धर्माची पक्की धारणा आहे महाराज तदैव लग्न सुदेनंत तारा बलंद्र बलंतदेव, विद्या बलंद बलंत देव लक्ष्मी पते ते स्मरावी अवघा हृदय देवाचे दे चिंतन बस कसलंही बंधन नाही काय आहे काही काही गोष्टी अशा असतात त्या ठराविक वेळेलाच कराव्या वे लागतात ठराविक काळीच कराव्या लागतात काही काही गोष्टी त्यांचा जगपणे ग्रहणाच्या वेळेलाच करायचा मग म्हटलं तसं ते बरोबर बिन मंत्र म्हटले पाहिजे इथं तो प्रकार नाही मारायचा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आशोची जपूनये आणि का ते ऐकून ये आई सीया मंत्राते जग बिहे्याचे फळणे थोडे परी क्षोभणे बहू ऐसाहा मंत्र राज नो हे नारायण नाम नारायण नाम नामस्मरण करा महाराज प्रेमभावाने हो करा भास काही लागत नाही महाराज काय आहे आज जरा फ्युरीश वाटते आज जरा कणकण वाटतेय आज काही स्नान करता आलेलं नाही आहे नामस्मरण करावं का न करावं कर करा बेलाशक कराव महाराज लक्षात घ्या बेलाशक करावं आज जरा कंबर दुखती आहे बसून करणं होत नाही टेकून करा टेकून टेकूनही होत नाही निजून करा परवानगी आहे महाराज तुकाराम महाराजांचा अभंग आहे बरं का तुकाराम महाराज म्हणाले अरे नि, नि, निजल्याने गाता उभा नारायण तुम्ही निजून जर नामस्मरण केलं तर परमात्मा उभा होऊन ऐकतो म्हणे आमच्यापेक्षा एक दोन पायऱ्या पुढेच आहे बरं का परमात्मा निजल्याने गाता उभा नारायण बैसल्या कीर्तन करिता डोले म्हणे क्या तेव्हा कसलंही बंधन नाही आहे महाराज काळाचं वेळेचं सोहळ्याचं ओळ्याचं कसलंही सोपे पण आहे का नाही सांगा तिसरा मुद्दा ह्या मार्गाच्या आचरणासाठी दोन पैसे सुद्धा खर्च करावे लागत नाहीत नाम घेता नलगे मोल नाम मंत्र नाही खोल हा दोन पैसे सुद्धा खर्च परमार्थाची इतर साधन आहेत त्याला पैसे लागतात का नाही सांगा मला तीर्थयात्रा करायच्या आहेत बिन पैशाचं काम होतं का यज्ञ या करायचे आहेत बिनपैशाचे होतात का दानसर्म करायचंय बिनपैशाचं होतो का अन्न समतर्पण करायचं बिनपैशाचं होतं का परंतु नामस्मरणासाठी काय लागतो दोचे अक्षरांचे काम उच्चारावे रा ग्रंथीचे अर्थ काही ग्रंथीचे अर्थ म्हणजे धोत्राला इथं गाठ मारलेली दिसते नाही तर कन्वटील लावलेले पैसे त्याला ग्रंथीचे अर्थ म्हणायचं नवे कदा ग्रंथी से अर्थ काही एक पैसा खर्च करावा लगत नहीं महाराज तो कारम महाराज भाले अरे सुखा फुकाचे का नांडर सुखा फुकाचे का भांडारोटी अज्ञा परिस हेची सारे साधन रे तुझ सकल सिद्धिचे नाम उच्चारी रे वाचे गोविंदा वाचे हेची साधन रे तुझ सकल सिद्धिचे सुखाच आहे फुकाच आहे काही नव्हार ही आहे आणि ही आहे लक्षात घ्या आपण म्हणाल की इतक काय पैसेही खर्च करायला लागत नाही सुखासुखी बसल्या जागी मिळतय वगैरे म्हणजे लेस इफेक्टिव्ह असेल असं आपल्याला वाटेल म्हणून तुकाराम महाराज सांगतात तसं नाही परवा बोलणं झालं ना की सहज मिळतय बिनखर्चाच होतंय लोकांना वाटतंय हे यानं काय होतंय तसा प्रकार नाही फलश्रुती काय आहे कोटी यज्ञ परिसर तुकार म्हणे सार धर्मराजांचा राजसू यज्ञ त्या राजसू यज्ञाच्या वेळेला धर्मराजाने सगळ्या लोकांना आमंत्रण पाठवलेली होती महाराज आणि धर्मराज जसे जसे लोक यायला लागलेत तशी आपली मेलिंग लिस्ट त्यांनी घेतली आणि टीका मार्क करतात अमक्यानं बोलवलं आलेत का आलेत हे आलेत का आलेत हे आलेत का असं बघता बघता अरे विभांड कृषी तेवढे आलेले दिसत नाही आहेत सहदेवा जा विभंड कृषींच्याकडे जाऊन त्यांना बोलवून घेऊन ये सहदेव गेले आश्रमामध्ये विभांड कृषींना जाऊन नमस्कार केला मुनिवरे आपल्याला राजस्वयज्ञाचं आमंत्रण मिळायलाय ना हो म्हणा मिळालंय मग आपण यज्ञाला आला नाहीत म्हणून मी बोलायला आलोय विभांड कृषींनी काय उत्तर दिलं ठेवूया का ते म्हणाले की तुम्ही करत असलेल्या यज्ञाचं पुण्य तुम्ही मला देणार असाल तर मी येणार सहदेव घोटाळ्यात पडले तर काय उत्तर द्यावं समजत नाही हो आम्ही करत असलेल्या यज्ञाचं पुण्य तुम्हाला जर द्यायचं असेल तर आम्ही यज्ञ कशासाठी करायचं मग त्याला उत्तर सुचलं नाही परत आला नकुलाची तीच तरा अर्जुनाची तीच तरा भीमसेनांची तीच तरा दरवेळेला प्रत्येक वेळेला ते सांगता येत तुम्ही करत असलेल्या यज्ञाचं पुण्य तुम्ही मला देणार असाल तर मी यज्ञाला येणार काय उत्तर द्यावं सुचत नाही आहे महाराज हे पाचीभाऊ एकत्र चर्चा करतायत चिंता क्रांत आहेत कपाळावर आठी आहे काय पाच मिनटं दहा मिनिटं चर्चा झाली असेल त्यांची मार्ग सापडलेले नाहीत द्रौपदीनं ना बघितलं म्हणाली अह मी मगाच प्रश्न बघते तुम्ही काय खुजबूज चालली काय चर्चा चालली आहे चेहऱ्यावर चिंतेची छटा काय दिसतेय तुमच्या तिनं विचारलं धर्मराज म्हणतात आग था, काय झालं ठोकाय का ते विभांड कृषी यज्ञाला येत नाही आहेत यज्ञाला येत नाहीत काय येत नाहीयेत तर ते म्हणतायत की तुम्ही करत असलेल्या यज्ञाचं पुण्य तुम्ही मला देणार असाल तर मी यज्ञाला येणार द्रौपदीने विचारलं हेच कारण आहे का हो म्हणाले कशावर चौदा जण जाऊन आले दरवेळेला त्याने हे सांगितलं द्रौपदी म्हणाली मी जाऊन बोलवून घेऊन येते बरं का मी जाऊन घेऊन येते म्हणाली बोलवून आणि मी आपल्याला सांगतो द्रौपदी घरातनं बाहेर पडली विभांड कृषींच्या आश्रमापर्यंत गेली परंतु लक्षात घ्या जाताना पावला पावली भगवंताचं नामस्मरण चाललंय महाराज कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय नामस्मरण करत आश्रमामध्ये आली आहे विभांड कृषींच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला मुनिवर्या आपण यज्ञाला येणार नाही का ते म्हणाले अरे पुन्हा पुन्हा काय सांगायचं म्हणाले तुम्ही करत असलेल्या यज्ञाचं पुण्य तुम्ही मला देणार असाल तर मी यज्ञाला येणार द्रौपदीने विचारलं मुनिवर्य आपल्याला पुण्य पाहिजे तेवढं सांगा किती राजसूय यज्ञांच तुम्ही एकच करणार आहे ना म्हणाले तिने सांगितलं हो तो सोडून द्या म्हणाली यज्ञ तू सोडून द्या म्हणाली मग म्हणाली मी घर सोडल्यापासून आपल्या आश्रमापर्यंत येई तोपर्यंत पावलो पावली भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे आणि प्रत्येक नामागणिक कोट्यवधी राजसू यज्ञांचं पुण्य निर्माण झालेलं आहे आपल्याला किती यज्ञांचं पुण्य पाहिजे बरा मी आपल्याला सांगतो द्रौपदीच्या मुखातनं हे शब्द बाहेर पडले त्यांना आपली चूक लक्षात आली त्याने द्रौपदीच्या पायावर डोकं ठेवलं चुकलं म्हणाले बस सुखाचे फुकाचे काही नवेचे भांडार कोटी यज्ञा परिसर तुका म्हणे हेची सार हेची साधन रे तुझ सकळ सिद्धीचे मी तिसरा पैलू सांगितला बर का काय तर या मार्गाच्या आचरणासाठी दोन पैसे सुद्धा खर्च होत नाहीत पुढचा सोपेपणाचा पैलू सांगतो ऐका पुढचा सोपेपणाचा पैलू असा आहे की या मार्गामध्ये मा कोणत्याही उपचाराचा आग्रह नाही बस पत्रम चालतंय पुष्पम चालते, फलम चालते, तोयम चालते, काय ही काय वाटेल ते असेल फळ मिळालं फळ द्या अर्पण करा भगवंताला ते नाही मिळालं पान एखादा तुळशीदार भास आहे हो भास एखादं बिलवार भास आहे ज्ञानेश्वर महाराज मनाले कि एक वेल ऐसे ही घड़े कि जे पालापरी न जोड़े हाँ तुलसीदड़ ही वे प्रसंगी मिलना नहीं एखाद वे बिलवद ही मिलना नहीं बट मदका साक न वेल पानी तरी भरपूर है ना परंतु मैं अपने संगतो कि उन्हा मधे अपने आता हा अभव है टैंकर न पानी पुरवा करावा लगता लक्षा मग जिथं टँकरला पाणी पुरवठा करावा लागतो जिथं डोळ्याला लावायला ला सुद्धा पाणी मिळायचं अवघडून बसले, तिथं तिथं पाणी सुद्धा मिळत नाही मग ज्ञानेश्वर महाराजांनी तेही सोडवून ठेवलंय म्हणाले मी उपचारे कवण आहे ना कळे का बस कोणत्याही उपचाराचा आग्रह नाही महाराज सोपे पण आहे की नाही अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयराजी अंतरंगामध्ये आमचा प्रेम किती आहे एवढंच तो बघतो काय दिले बघतच नाही महाराज सोपाय की पत्रम पुष्पम फलंत भक्त्या प्रयत्ती तदम भक्तीपर्यंत प्रयत्न सोपाय कधी सांगा म्हणून सोपेपणाचा सा पुढचा पैलू सांगतो मी पहिल्यांदा सुरुवातीला बोलताना असं बोललो की या मार्गाच्या आचरणासाठी कोणत्याही अधिकाराची आवश्यकता नाही आता काय सांगतो ऐका अधिकार राहायला बाजूला परंतु या मार्गाच्या आचरणाला कुणालाही प्रतिबंध नाही पापी असला तरी सुद्धा मी सांगत नाही आहे भगवान सांगतात अपिचेत सुदुराचारू भजते माम अनन्यभ नुसतं दुराचारो म्हटलेलं नाही सुदुराचारो म्हटलेला आहे लक्षात घ्या कितीही पापी असावा महाराज कितीही पापी असला तरी सुद्धा त्याला मज्जाव नाही बरं का नामदेवी महाराजांनी उदाहरण दिलं अरे वाल्या कोळी महापातकी भूमंडळी वाल्या कोळी महापातकी भूमंडळी त्याने अपसव्ये वाजविलेटाळी पण नामस्मरता पातकांची झाली होळी रसने रंगे या राघ वाचे नामी अहो वाल्या ना किती माणसं मारा सा मारावीत सात रांजण शाळेत ग्रामानं भरतील एवढी माणसं मारली एवढे वैष्णव मारले ते लक्षात घ्या सामान्य माणसं किती मारली असतील विचार करा तो काय करायचा सर सरसकट माणसं मारायचाच एखादा वैष्णव गाठ पडला काळ सोडणं आण तो द्यायचा पैसा अडका काढ द्यायचा सगळं त्याची झडती घ्यायचा परंतु त्या वैष्णवाजवळ त्या समळीमध्ये शाळीग्राह मासायचा आण रे ते काय ते, ते, ते, ते तो तेवढा मात्र द्यायचा नाही बरं का तो वैष्णव अहो त्याचा देव आहे तो मारायचा तो द्यायचा नाही ह्याला वाटायचं अरे हा सोनं नाणं देतोय पैसा अडका देतोय आणि हा देत दगड कधी येत नाही त्या हा दगड काहीतरी मूल्यवान असला पाहिजे त्याचं मूल्य आज जरी नाही कळलं तरी उद्या कळेल उद्या नाही कळलं परवा कळेल टाकून कशाला द्या म्हणून तो शाळेग्राम घरात आणून रांजणात टाकायचा म्हणाय असे सात रांजण शाळेग्रामानं भरले ते इतके वैष्णव मारले ते सामान्य माणसं सा किती मारली असतील कल्पना करा म्हणून महापापी शब्द वापरलाय वाल्या कोळी महापातकी भूमंडळी पण आज प्रसंग असा नारद महर्षींची गाठ पडली महाराज लक्षात घ्या नारद महर्षी म्हणतात अरे वाल्या अरे आजपर्यंत किती पातक केलं श्री हे बघ म्हणाले तुझ्या पापांचे डोंगर आणि अक्षरशः तुला एकट्याला हे भोगावं लागेल बरं का लक्षात घ्या तू काय म्हणतोय ठोक्या काय एकट्याला कशाला लागतंय म्हणाला माझी बायका बरोबर नाहीत का त्यात वाटेकरी वाटेकरी वेडायस म्हणाले वाल्या वेडायस तुला जर असं वाटत असेल ते वाटेकरी होतील जाऊन विचारून ये वाल्या म्हणतोय नारदाना काय गोसावड्या मला तिकडं पाठवून पळून जायचं बेद दिसतोय नारदाने सांगितलं वाल्या अरे मला या झाडाला बांधून घाल रे म्हटले वाल्यानं ना नारद महर्षीना झाडाला घट्ट वेलीने बांधून घातला आणि गेला घरी जाऊन विचारतोय बायकोला अगं मी आजपर्यंत इतकं पातक केलं त्यातला काही वाटा तुम्ही उचलाल ना तिनं कानावर हात ठेवले छे छे म्हणाले हे काय तुम्ही आमच्यासाठी केलं काय अहो ज्या वेळेला मी तुमच्या घरी आले ते त्यावेळेला तुमची आर्थिक परिस्थिती काय होती हे उघड्या डोळ्यानं बघून आले ते कोंड्याचा मांडा करून खायची तयारी मनाची ठेवली ती मी तुम्हाला अवदर्श आठवली तुमच्या सुखासाठी आणि विषयभोगासाठी तुम्ही हे सगळं पाहत केलं आमच्यासाठी काय केलं म्हणाले आम्ही त्यामध्ये वाटेकरी होणार नाही मी तर होणारच नाही पोरा नाही होऊन देणार नाही म्हणाली वाल्याचा अपेक्षाभंग झालाय लक्षात घ्या आणि अपेक्षाभंगाचं दुःख फार मोठं असतं बरं का हजारला वाल्या धावत धावत धावत धावत आला नारद महर्षींच्या पायावर त्यानं लोटांगण घातलं महाराज मला ह्या पापाच्या कचाट्यातनं सोडवा म्हणाला बरा बरा त्यानं बंध सोडलेच नारद महर्षी म्हणतात वाल्या तुला ह्या पापातनं सुटायचे हो हो नक्की सुटायचंय हो नक्की मी सांगेन तसं करशील हो हो करणार नक्की तर बस बनाली इथं घाल मांडी आणि म्हण मांड। राम राम, राम, राम। चालू दे म्हणाले किती वेळ मी परत येई तो पर्यंत वाल्यानं मान्य केलं नारद महर्षी निघाले बर का त्यानं लगेच विचारलं नाही तुम्ही केव्हा येणार म्हणून नारद महारषी म्हणतात म्हण राम राम राम त्याला म्हणे राम राम राम म्हणाली ये ना कारण कधी जिव्यावर संस्कार नव्हता तो मरा मरा मरा म्हणायला लागला नारद महार्षी म्हणतात काय हरकत नाही म्हणाली यातनंच राम निर्माण होऊन दे म्हणाले त्याने अपसव्य वाजविली टाळी म्हणून मी सांगतोय नामदेव महाराजांनी असा शब्द वापरलाय अपसव्य याचा अर्थ उलट त्याना राम राम राम म्हणायच्याऐवजी मरा मरा मरा म्हणायला लागला काय हरकत नाही म्हणाले नारद महर्षी निघून गेले महाराज बारा वर्षांनी आले वारुळ वाढलाय महाराज त्या वारुळाच्या छिद्रातन ध्वनी येतोय राम राम राम राम नारद महर्षीने ऐकला आनंद वाटला महाराज वाल्या अजून बसलाय वरची माती बाजूला केली आणि आपल्याला सांगतो नारद महर्षी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून हाक मारली उठा वाल्मिकी ऋषी म्हणाले नामस्मरणाच्या योग नामाला जगद्वंदी असे वाल्मिकी ऋषी प्राप्त झाले महाराज लक्षात घ्या अपिचित सुदुराचारो भजते मन्य कितीही पापी जरी असला अजामेळाचं आख्यान आपण ऐकले भगवतकार म्हणाले न्रियमाणो हरेर नाम ग्रणन पुत्रोपचारितम अजा मिोप्यकाम किंम कोण श्रद्धया त्या अज्या वेळानं पोराच्या निमित्तानं भगवंताला हाक मारली त्याच्या निमित्तानं हाक मारली भगवंताला तरी सुद्धा त्याला सद्गती प्राप्त झाली श्रद्धा या करण जो कुणी नामस्मरण करताना भगवंताच्या ठिकाणी परम प्रेम ठेवून नामस्मरण करेल त्याला का मिळणार नाही म्हणाले सोपा की नाही सांगा महाराज पुढचा सोपेपणाचा पहिलू सांगतो बरं का लक्षात घ्या ह्या मार्गाच्या आचरणामध्ये मार्ग आचरण करूचना जो अल मना भगवंताबल ज्यादा सदभावना अशाच भावना आग्रह नहीं प्रेमच पाजे वात्सल्य पाजे सख्यच पाइजे नहीं काम द्वेशात भयात स्ने यथा भक्तेश्वरे िंग गोप्य कामात भयात कौसा द्वेषात चैद्या दोन नृपा संबंधात वृष्णया योयम भक्त्या वयम विभो वाल वा मी पुन्हा एकदा वयम म्हणणार आहे काय हा श्रीमद भागवताचा सिद्धांत आहे लक्षात घ्या भागवताचा सोपेपणा जर कशात असेल तर तो इथं आहे वालभाचे निजांगणांची निजे मज मीनलिया काय माझे स्वरूप नवतीची ना तरी भयाचे कौसे की अखंड वैरवशे छेड्यादिकी अगा सोयरे पणेची पांडवा माझे सायुज्य यादवा की ममत्वे वसुदेवादी का नारदा ध्रुवा अक्रूरा शुका आणि सनत्कुमार या भक्ती मी धनुर्धरा प्राप्त जैसा तैसाची गोपिकाशी कामे तया कंसा भय संभ्रमे ये घातका मनोधर्मे शिशुपाला दि अगा मी लाणी लाणीचे खागे मज येऊ का भलते आणि मार्गे भक्ती का विषये का विरागे अथवा वैरे सोपाय का नाही सांगा मला अ सोपेपणाचा पुढचा पैलू ऐका योग मार्ग काय ज्ञानमार्ग काय ह्याला धगढगी वैराग्य ज्याला म्हणतात ते लागतं बरं का परंतु मला सांगा तो वैराग्य समाजामध्ये किती लोकांच्या जवळ असतो किती लोकांच्या जवळ असत फार थोडे भागवतकार म्हणाले असल्या वैराग्याची आवश्यकता या भागवत धर्माच्या आचरणाला नाही भागवतकाराने असं म्हटलंय न निर्विण न हा न अतिसक्त हा न निर्विण म्हणजे धगधगीत वैराग्य पाहिजे असंही नाही धगदगीत वैराग्य किती लोकांच्या जवळ असत समाजातल्या आपण चर्चेसाठी ग्रहित धरूया एक टक्का एक टक्का याचा अर्थ काय झाला दर शंभर माणसा एक मनुष्य धगधगीत वैराग्याचा असतो असा असत नाही अक्षरशः कोट्यवधी माणसामध्ये एखादा निघाला तर निघतो लक्षात पण चर्चेसाठी आपण धरूया की एक माणसं अशी आहेत धगधगीत वैराग्य असणारी मला सांगा ज्याला कामी म्हणतात बस विषय लोणूक ज्याला म्हणतात अशी तरी माणसं किती तो, अशी माणसं फार तरी एक टक्का आहेत असं आपण गृहित धरूया लक्षात घ्या हिकडचा एक टक्का आणि हिकडचा एक टक्का हे दोन सोडून द्या उरलेले अठ्ठ्याण्णव टक्के लोक या भक्तिमार्गाचे अधिकारी आहेत लक्षात घ्या खरा लोकशाहीचा मार्ग एक सांगा सोपेपणाचा पुढचा पैलू सांगू का काय आहे ज्ञानमार्ग आणि कठीण मार्ग आहेत बरं का कठीण मार्ग आहेत हे ज्ञानमार्ग कसा आहे का तो म्हणे वानरीच्या पेलासारखा आहे वानरीच्या पेलासारखा आणि भक्ती मार्ग हा म्हणे मांजरीच्या पेलासारखा आहे मांजरीच्या म्हणजे काय ठोक आहे का वाजरीच्या पेलासारखा आणि मांजरीच्या पेलासारखा म्हणजे सांगतो काय ते आपल्याला ठोक आहे वानरी जी असती माकडी तिच्या पोटाला तिचं पिल्लू घट्ट धरून बसलेलं असतं लक्षात घ्या ती ह्या झाडावर आहे तिच्या पो पोटाला पोरानं घट्ट धरलेला आहे ती आता ह्या झाडावरनं त्या झाडावर उडी मारणार त्या वेळेला हिसका बसणार हात सुटला पोराचा आणि खाली पडून जर कपाळ मोक्ष झाला तर त्याला ती जबाबदार नाही सर्वस्वी जबाबदारी त्या पोराची आहे लक्षात घ्या घट्ट धरायची ज्ञानमार्गाचं योग असा आहे सर्वस्वी जबाबदारी साधकाची महाराज परंतु भक्तिमार्गामध्ये काय आठोक आहे का सर्वस्वी जबाबदारी त्या भगवंताची आहे मांजरीच्या बिल्लाचं कसं असतं बघा की मांजरी ज्यांच्या घरात व्याली असेल त्यांना कल्पना आहे मांजरी व्याल्यानंतर ती पोरं आठ आठ दिवस डोळे सुद्धा उघडत नाहीत बरं का डोळे मिटलेले असतात त्यांचे आणि काय करतात ती नुसतं एवढंच करायचं त्यांनी बरं का ज्या दातानी ती मांजरी उंदराना टराटरा फाडून खाते त्याच दातानी ती आपल्या पिल्लांना उचलते अलगदपणानं उचलते आणि सात ठिकाणी नाचवते फिरवते का तर तीर्थ रूपांची कृपादृष्टी यांच्यावर पडू नये म्हणून या पिल्लाने काय करायचं काहीही करायचं नाही हातपाय सैल सोडायचे आणि म्याव एवढच करायचं म्यावचा अर्थ ठोक आहे का म्यावचा अर्थ एवढाच मय आऊ। मय आहू मय भगवंताला एवढंच म्हणायचं भगवंता माझी तुझ्याकडे यायची इच्छा आहे मला घेशील का जवळ बस बाकी काही नाही महाराज सोपेपणाचा पुढचा पैलू सांगतो महाराज कोणता अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्यायम असं परब्रह्म जे आहे अह जे डोळ्यासमोर येऊच शकत नाही ज्ञान मार्गाचं वाटचाल करायची म्हणजे हा असला मार्ग अवघड मार्ग आहे महाराज परंतु भक्ती मार्गामध्ये आमची आता केवढी सोय झाली आहे लक्षात घ्या आज जरा आम्हाला असं वाटलं की या भगवंताचं रूप डोळे भरून पहावं तर शक्य आहे महाराज लक्षात घ्या राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलीया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वय जयंती मुगुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळी आज सोय झाली आहे महाराज आज जर आम्हाला त्याच्याशी गुजगोष्टी कराव्यात वाटलं तर आम्ही त्याच्याशी बोलू शकतो आज आम्हाला जर त्याला कडकडून आली नाही द्याव असं वाटलं तर तेही शक्य आहे महाराज सोबतपणा कधी सांगा आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे इथं हा ह्या भक्तिमार्गामध्ये भगवानच आमचा उद्धार करायला उभा राहिलाय महाराज भवसागर तरिता कारे तर चिंता रे पैल उभा दाता कर त्याचे करी घाला मिठी मोलने घे जग जेठी भावा एका साठी खांदा वासलीही आवश्यकता नाही लक्षात घ्या आवश्यकता जर असेल तर ती एवढीच आहे एक अनन्यता असावी महाराज बस अनन्यता असावी ती अनन्यता कशी असावी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले सर्व भावेसी उखिते सर्वभावेन भारत भावेनं भारत सर्व भावेशी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भगुळू उद्यमाते कोण्याही नेणे मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मातेच्या उदरामध्ये असणारा गर्भ मातेशी किती अनन्य असतो आपण म्हणाल की हा प्रश्न तरी संभवत का हो? हो शंभर टक्के नव्हे टक्के अनन्य आहे लक्षात घ्या त्या माऊलीनं पाणी प्यावं आणि याची तहान भागावी इतकी अनन्यता आहे लक्षात घ्या अशी अनन्यता असावी एवढी जर अनन्यता असेल तर दुसरी कशाची ही आवश्यकता नाही महाराज अशी जर अनन्यता असेल तर तो, तो जात बघत नाही पात बघत नाही वय बघत नाही विद्या बघत नाही श्रीमंती बघत नाही गरिबी बघत नाही काहीही बघत नाही महाराज व्याध्याचरण ध्रुव से जवयो विद्या गजेन्द्र से कहुर से यादव पतेगुरमिक सुराूर्धनम भक्तिया केवलम न तो गुण भक्ति माधव गोपाल महाराज अपन एक दह मिनट अजु थोड़ा सा पूछता एवरा विषय बगू काय हा जो निमीजयंत संवाद आहे असं तसं बघायला गेलं तर श्रीमद भागवताचा एकादश स्कंध म्हणजे तत्वज्ञानाच्या दृष्टीनं श्रीमद भागवताचं सार आहे आणि एकनाथ महाराज म्हणतात की निमीजयंत संवाद म्हणजे एकादशस्कंधाचं सार आहे लक्षात घ्या एवढा निमीजयंत संवाद जरी आपण ऐकला तरी एकादश स्कंध ऐकलेचं पुण्य महाराज लक्षात घ्या भाग धर्म काय म्हणून विचारलेला आहे या यास्थाय नरो राज न प्रमादेत धावन निविल्यवान नपते कवीने उत्तर दिलं नेहमी राजा दुसरा प्रश्न विचारतोय मुनिवर्य मला म्हणाले उत्तम भगवत भक्त कुणाला म्हणायचं मध्यम कुणाला म्हणायचं आणि कनिष्ठ कुणाला म्हणायचं सांगा आता कवींच्या नंतर हरी उत्तर देत बरं का म्हणाले सर्वभूतेशु या पश्येत भगवद्भाव आत्मन भूताने भगवत्यात्मन्येश भागवतोत्तम जो चराचरा मध्य भगवत भाव ओ है जाम भगवत भक्त बर का उत्तम भगवत भक्त तो वसुदेव सर्व मिति स महात्मा सुदुर्लभा ज्ञानेश्वर महाराज मनाली वासुदेव सर्व मिति समस्त ही श्री वासुदेव ज्ञानेश्वर महाराज मनाले समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीतिरसा ओतला भाव तो भक्ताजी रावो और आ ज्ञा तो बस सुंदर उदाहरण दल ज्ञानेश्वर महाराज मैं अपने संगत एक घागर है परले है पौदा मे बुड़ी लक्षा गया घागरीला जस अंतरबी प्राणी है, है। तस ज्यादा चराचरा मधे परमांतरबी है मैं अजुन थोड़ीसी भर घो ती घागर सुद्धा तांब्याची किंवा पत्र्याची मातीची नाही आहे तर ती बर्फाची घागर केली अशी कल्पना करा हा बर्फाची कोरून घागर केली आहे ती पाण्यानं भरली आहे आणि पाण्याच्या हौदात बुडवली आहे आता सांगा बघू त्या घागरीचे अंतर बाय पाणी कसं आहे तसं परमात्मा चराचरामध्ये व्यापून राहिलेला आहे अशी ज्याची अनुभूती आहे तो उत्तम भगवत भक्त बरं का वादैव समे सर्व मी ती त्याला उत्तम भगवतभक्त म्हणायचं सर्वभूतेषु या पश्येद भगवद्भाव आत्मना भूताने भगवत्यात्मन्येष भागवतोत्तम मध्यम भगवतभक्त कुणाला म्हणायचं उत्तर देतात म्हणाले ईश्वरे तदधीनशु बालिशेषु द्विषतसुच वर्गीकरण केले वर का ईश्वरे तदधीनशु बालिशेषु द्विषतसुच प्रेम अनुक्रमे ईश्वरे प्रेम तदधिनेशु मैत्री प्रेम मैत्री कृपा उपेक्षा योती स मध्यमहा त्याच्याजवळ वर्गीकरण आहे ईश्वरे म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी तदधीनेशू म्हणजे त्याचे जे भक्त आहेत त्यांच्या ठिकाणी बालिशेषू अज्ञानी लोक आहेत आणि द्विषूच द्वेष करणारे जे लोक आहेत असं वर्गीकरून त्यांच्या बाबतीमध्ये प्रेम मैत्री कृपा आणि उपेक्षा अनुक्रमे जो बाळगतो तो मध्यम प्रकारचा भगवतभक्त आहे आणि कनिष्ठ कोणाला म्हणायचं सांगू अर्चायाम ए हरये पूजाय श्रद्धे नुन्येष्ठ प्राकृत स्मृत अर्चायाम ए हरये तो फक्त मूर्ती तच देव आहे असं मानतो तो कनिष्ठ भगवत भक्त बरं का मूर्ती तच देव आहे रस्त्यानं जर निघाला असेल सिगरेट जर ओढत असेल समोर जर भगवंताचं मंदिर आलं तर नमस्कार करताना तो सिगरेटचा हात असा माग धरणार का देवासमोर कशी सिगरेट धरायची म्हणून तो मागं धरणं माग सायतानाच राज्य आणि मान खाली होईल त्याला ठऊ नाही त्याची कल्पना फक्त मूर्तीतच देव आहे वास याला कनिष्ठ म्हणायचं आणि उत्तम भगवत भक्त जो असतो तो कसा असतो ते सांगितले महाराज त्रिभुवन विभव हेतवेप्यकुंठ स्मृतिरजितात सुरादिर विमृग्यात न चलती भगवत्पदारविंदात लवनिमेषार्धम वैष्णवाग्रहा वास त्रिभुवनाचं वैभव पायाशी लोळन घेत आलं तरी सुद्धा त्रिभुवनच वैभव न पार्यम न महेष्य नवभौम न रसाधिपत्यम नोगसिद्धि अपुनर्भव अपुनर्भव यदर्थ म अपुनर्भव मय्यर्पितात्मा इच्छती मन त्रिभुवनाचं वेळ हो जरी पायाशी लोळण घेत आलं तरी सुद्धा न चलती भगवत पदारविंदात लवनिमिषार्ध मपी निमिष कशाला म्हणतात आपण पापणे मिटतो आणि उघडतो याला जेवढा वेळ लागतो त्याला त्यातला सुद्धा अर्धाच म्हटलेला आहे एवढा अत्यल्प वेळ सुद्धा ज्याचं चित्त भगवत पद बाजूला होत नाही तो उत्तम भगवत भक्त आहे नांदेव म्हणाज म्हणाले भगवंता अरे तुझी या चरणीचे तुटता अनुसंधान जाईल माझा प्राण यायचं क्षणी बस तुकाला म्हणाल म्हणाले जीवनावेगळी मासोळी तुका तैसा तळमळी त्याला उत्तम भगवत भक्त म्हणायचं पुढचा प्रश्न विचारलाय तो म्हणतो माया कशाला म्हणायचं सांगा चतुश्लोकी भगवतातला दुसरा श्लोक ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चिद्यादात्त्मनो मायां यथा भासो यथा तम्हा माया कशाला म्हणायचं समू का वस्तुत तत्वत हा सारा प्रपंच मिथ्या असताना आम्हाला तो खरा भास्तो पुन्हा सांगतो ऐका प्रपंच, प्रपंच, हा सगळा प्रपंच सृष्टी प्रपंच मिथ्या असताना आम्हाला तो खराब असतो तो ज्या कारणानं खराब असतो त्या कारणाला माया म्हटलेला आहे ज्या कारणानं हा खराब असतो त्या कारणाला माया म्हटलेलाय पुढचा साजीब प्रश्न त्याने विचारला की म्हणाल्या ही माया तरुण जायचा उपाय तेवढा सांगा आणि उत्तर दिलं म्हणाले सोपाय म्हणाले काय करायचं ठोक आहे का ही माया कुणाची आहे औ ही भगवंताची माया आहे दैवी यशा गुणमाई मम मायात्यया मम माया माया कुणाची आहे भगवंताची आहे मग जर भगवंताची माया असेल तर भगवंताला साकडं घालायचं भगवंता ही माया आवर म्हणून अरे संभा अपुली माया अया अम्ह सिका भय भीत के भय भीत के लिए संभा अपुली माया अया एक उदाहरण देता लक्ष्य एखाद वटसरू भल्या पहाटे उठलाय राय आपल्या रानाकडं त्याचा जायचा मार्ग शॉर्टकटचा मार्ग दुसऱ्याच्या रानात नाही अशी कल्पना करा असं झुंझुरक झालेला आहे अजून चांगलं फटफडलेलं -फट नाही दिसत आहे रस्त्यान जायला नाही हा मनुष्य आपल्या रानाकडं दुसऱ्याच्या रानातनं शॉर्टकट म्हणून निघालेला आहे होतं काय ज्या दुसऱ्याच्या रानातनं हा निघालेला आहे त्याच्या रानामध्ये तिथं कुठेतरी एका झाडाखाली एक झोपड असत त्या बाहेर खाटलं टाकलेलं असतं तो शेतकरी तिथं झोपलेला असतो आणि ते झाडाखाली कुत्र बसलेलं असतं चांगलं लांब असत ते परंतु ते कुत्र जे आहे त्याची ज्युरेटेक्शन म्हणजे याच सगळं रान आहे महाराज तर ह्या माणसानं त्याच्या रानात पाऊल टाकलं कि ते झाडाखाली बसलेलं कुत्र तिथलं बसल्या बसल्या गोरा करतोय महाराज मग आता काय करायचं शहाणा मनुष्य असेल तर पुढं जात नाही बरं का लक्षात घ्या तसंच पोल टाकावं का दगड मारावा अ दगड मारला तर येऊन लचका काढेल महाराज कुत्र मग शहाणा मनुष्य काय करतो पुढं पौल टाकत नाही थांबतो तिथंच आणि काय करतो ठोक आहे का तिथं त्या खाटल्यावर झोपलेला जो शेतकरी आहे ना त्याला हात मारतो अहो शेतकरी दादा शेतकरी दादा जरा आम्ही तुमच्या राहनातनं चाललो आहे पण ते कुत्र तुमचं आम्हाला काही जाऊ देत नाही जरा आवरा किंवा तुमचं कुत्र मग तो शेतकरी जागा होतो आणि काय करतो उठतो त्या कुत्र्याला साखळीनं बांधून घालतो असं करतो शे जे ओ तो शेतकरी सांगतो तोंडावरचं सा पांघरून सुद्धा आपल्या काढत नाही काय करतो पडल्या पडल्या नुसतं त्या कुत्र्याला हाक मारतो ला आले आले आले आले येऊ येऊ येऊ येऊ येऊ येऊ म्हटलं किती शेपटी अलवत अनवत कुत्रं जातं बघा त्याच्या कॉटवर चढून बसतंय त्या खाटल्यावर असं तो धरतो आणि सांगतो हा तुम्ही जावा आता बेराशेवर जावा म्हणतोय मी धरून ठेवलं कुत्र्याला निर्भय होऊन गुन हा निघून जातो तसा प्रकार आहे महाराज ही माया म्हणजे भगवंताचं कुत्र हे लक्षात घ्या भगवंताला विनंती करावी महाराज अरे सांभाळी सांभाळी अपुली हे माया आपुली हे माया भगवंताला शरणागती करावी केव्हा किंवा काय भगवद्सणारे जे सत्पुरुष संत आहेत सद्गुरू आहेत त्यांना शरणागती करावी सद्गुरू कसंही असावेत ते सांगितलं भागवतकरांनी म्हणाले कसे असावेत तर म्हणाले शाब्दे परेचे निष्णातम बस शाब्दे परेच निष्णातम शब्द ज्ञानातही पारंगत असावा गुरु आणि परतत्वाचा साक्षात अनुभव घेतलेला असावा नुसताच शब्दज्ञानी असून उपयोगी नाही शब्दज्ञानीही पाहिजे आणि परतत्वाचा अनुभव घेतलेलाही पाहिजे परतत्वाचा जर अनुभव नसेल तर मग काय उपयोग आहे हो शिकल्या बोलांचे सांगतील वाद अनुभव भेद नाही कोणा शब्द हे बोलत आधी ब्रह्म काय उपयोग नाही त्याचा म्हणाले अडातच जर नसेल तर पोहऱ्यात येईल कुठलं म्हणून गुरु कसा असावा परतत्वाचा साक्षात अनुभव घेतलेला हो आणि शब्द पारंगत असणारा शब्द पारंगत का असावा तर शिष्याच्या शंका कुशंकांचं योग्य रीतीनं त्याला निरसन करता याय पाहिजे परंतु लोक नुसतेच शब्द ज्ञानी असतात परतत्वाचा अनुभव नसतो असले जे लोक आहेत त्यांना एकनाथ महाराजांनी उदाहरण काय दिले ठोके का म्हणाले जेवी उसा गुळाचा घाणा उसा गुळाचा घाणा तोंडीचा रसभरे भोपटे करोणी वद भरो वदना करी तू परिभ्रमणा करीतू उसा गोळाचा घाणा उरसाच्या रसाचा जुना घाणा डोळ्यासमोर आण जुन्या लोकांना ठोक आहेत हल्लीच्या नवीन लोकांना ठाऊक नाही हल्लीचा नवीन गाणा कसा असतो दोन लोखंडी सिलेंडर त्याला कडेले कडेन दातेरी चाक असतात ते दोन सिलेंडर एकमेकामध्ये असे बसवलेले असतात ते दातेरी चाकं एकमेकात अडकून आणि ते साडगं सगळं असं एका लोखंडी फ्रेममध्ये बसवलेलं असत त्याला एक मोटर जोडलेली असती बाजूला एक खोळखळाला लावले असतो बटन दाबलं की ते मोटर फिरायला लागते आणि पट्ट्याच्या योगाने दोन सिलेंडर उलटसुलट फिरायला लागतात तिकडे ते घुंगरू वाजायला लागतं खुळकुळ ते फिरायला लागले की त्यामध्ये तू ऊस मोडून घालतात हा हल्लीचा गाणा पण मागचा जुना गाणा ज्यांनी बघितला येईल बरं का हा दृष्टांत कसा येतो पूर्वी घाणे कसे असायचे आमच्या लहानपणी तसे होते आम्ही बघितलेले लाकडाचे दोन मोठे उभे ओंढके त्यांना उलट चांगले सिलेंडर बरं का आणि त्यांना उलट सुलट पेच पाडलेले असतात आणि ते दोन्ही ओंढके असे एका एक बसवून ते साडगा एका खड्ड्यामध्ये बसवलेलं असत लाकडी फ्रेम करून पक्क केलेलं असतं आणि तिथनं एक असा लांब बांबू काढायचा आणि मग त्याला ते रेडा म्हैस किंवा बैल काय तरी झुंपायचं त्याला तुम्ही घाण्यामध्ये जाऊन जर सांगितलं दोन ग्लास रस असं म्हटलं की मग तो काय करतो लगेच ऊस देऊन घेतो असे मोडतो आणि तो घाण्याचा मालक जो असतो तो खाली त्या साडग्या तिथं जातो आणि ते जे दोन सिलेंडर असतात त्याच्या हे मोडलेली ऊस घालतो आणि ऊस तिथं धरून रेड्याला हलया चक, चक चक चक चक चक करतो की रेडा तो फिरायला लागतो बघा आणि काय मंजूळ आवाज येतो तुम्ही ऐकला असेल तुम्ही इतका आवाज येतो आपलं आपल्याला बोललेला ऐकायला येत नाही दुसऱ्याचं काय येईल आपल्याला ऐकायला ते उदाहरण इथं दिलंय कसं लागू पडतंय सांगतो ज्या वेळेला ऊस त्याच्या त्या सांद्रीमध्ये घातला जातो बेचक्यामध्ये त्यावेळेला त्या दोन ओंडक्यामध्ये ते ऊस चिंबतात आणि चळा चळा चळा चळा रस सुटतो पण त्या ओंढक्यानं काय मिळतो काही मिळत नाही सगळा रस खाली ठेवलेल्या पातेल्यात जातो ज्ञान नाथराय म्हणाले उसा गुळाचा घाणा तोंडीचा रस भरे भांडा भांडा याचा अर्थ भांड भांड्यात जातो आणि ह्याच्या वाटणीला काय म्हणाले शब्द चोपटे भरून वदना करीत कर्र करू या घाण्याच्या वाट्याला नुसतं पाचट रस सगळा खाली तेव्हा असं असू नये सांगितलंय त्यानंतर परब्रह्माचं स्वरूप कस पुढचा प्रश्न विचारलाय स्थित्योद्भव प्रलय हे येतोय र हे येतो य स्वप्न जागर सुषुक्ती सु सद्बहिष्च देहेियासृदया निचरियेन संजीवित ही परंदरेंद्र परब्रह्माचं स्वरूप कसं आहे ते सांगितलं म्हणाले स्थिती उद्भव स्थिती या सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करणार आणि जागृती स्वप्न सुषुक्ती या तीनही अवस्थांचा साक्षी असणारा जो आहे ते परब्रह्माचं स्वरूप आहे म्हणून सांगितलंय असो अशा हा सगळा विषय इथे सांगितलेला आणखी काही प्रश्न विचारलेले आहेत अशा हा सगळा निमीजयंत संवाद म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तत्वज्ञानाच्या दृष्टीनं एकादश स्कंधाची समरीवर का लक्षात घ्या असं हा विषय सांगितलेला आहे नारद महर्षी म्हणतात वसुदेवाना वसुदेवा म्हणाले हा सगळा विषय ऐकल्यानंतर निमीराजाला मोक्षप्राप्तीसाठी भागवत धर्माचं श्रेयस्कार आहे हे पटलंपणे आणि त्यांनी त्याचं आचरण केलं नारद महर्षी म्हणतात वसुदेवाना तुम्ही जर असं आचरण केलं तर तुम्ही तुम्हालाही मोक्षप्राप्ती होईल म्हणतात तुम्ही भगवंतावर पुत्रभावानं का होईना पुत्रभावानं का होईना आलोट प्रेम केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला मोक्ष मिळेल यात शंकाच नाही मिळाली परंतु आता लक्षात ठेवा की हा श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे तुमचा मुलगा हे भावना टाकून देणारे साक्षात परब्रह्माणे एवढं लक्षात ठेवा आणि भागवत धर्माचं आचरण करा भागवतकार म्हणतात वसुदैवानी देवकीनी या धर्माचं आचरण केलं आणि त्या उभयताना मोक्ष प्राप्त झाला अशा रीतीनं हा विषय संपूर्ण पहिले पाच अध्याय झालेले आहेत बरं काही एका दशस्कातले हा विषय सांगितलेला आहे आपण आता मध्यंतर करणार आहोत किती एक अर्धातास लोकांना आणि इथं दर्शनालाही किंवा आता मला वाटतं नऊ ते दहाच्या दरम्यान काहीतरी शुकाचार्यांचा आज गुरुपौर्णिमा म्हणून अभिषेक करणार आहेत तर तेवढा अर्धा तास आपण त्यासाठी दिलेला आहे माझ्या नारात आता नऊ पस्तीस झालेले आहेत दहा वाजून पाच मिनिटांनी कथा सुरू होईल परत पुंडलीकव हरिविठ्ठल पार्वतीपते हर हर महादेव सीताकास्मरण जय जय राम हरये नम हर ये नम हर ये नम हरएे हरये नम श्री शुकाचार्य महाराजी जय श्रीवृंदलंद्रकी जय जय जय भगवत प्रभो नारायण वासुदेव श्री हरे श्रीमद भागवताच्या एकादश स्कंधातल्या पाच अध्यायापर्यंतचा कथाभाग आपण पाहिलेला आहे सहाव्या अध्यायामध्ये असं वर्णन केलेलं आहे की सगळे देव भगवंताकडे आलेले आहेत आणि भगवंताला विनंती करतात की भगवंता आपण आमच्या विनंतीप्रमाणे भूभारहरणाच्या कारणासाठी अवतार घेतला आता हे आपलं कार्य झालेलं आहे तेव्हा आपण निजधामाला यावं अशा तऱ्हेची विनंती केलेली आहे त्यावेळेला भगवंतानी निजधामाला जायचं ठरवलं तर याची कुणकुण त्या उद्धवाला लागलेली आहे त्या उद्धवानं भगवंताला प्रार्थना केली की के भगवंता स्वधाम नय माम अपी हे भगवंता तुम्ही निजधामाला जाताना मला सुद्धा घेऊन चला असा हा सहाव्या अध्यायपर्यंतचा कथा भाग आहे सातव्या अध्यायापासव्या अध्यायामध्ये उद्धवानं भगवंताला प्रश्न केलाय तो म्हणतो भगवंता सर्वसामान्य माणसाला ज्ञानप्राप्तीचा उपाय कोणता सोपा उपाय तेवढा आपण सांगा अशा तऱ्हेचा त्यानं प्रश्न केलेला आहे आणि भगवान उत्तर देतात म्हणाले आत्मनो गुरुरात्मव पुरुष विशेषतः या प्रत्यक्षानुमानाभ्या श्रेयौ सौनुविंदे आत्मन गुरु आत्मा एव स्वतःचा गुरु म्हणजे आपणच व्हायचं म्हणाले बस स्वतःचं गुरुत्व स्वतः करायचं आत्मन गुरु, गुरु आत्मा पुरुषस विशेषतः विशेष करून पुरुषाला म्हणाले पुरुष याचा अर्थ आपण व्यवहारामध्ये ज्या अर्थानं स्त्री आणि पुरुष हे शब्द वापरतो त्या अर्थानं त्याचा अर्थ घ्यायचा नाही तर पुरुष याचा अर्थ नरदेह धारण करणारा जो कोणी जीव असेल तो तो भले स्त्री असेल किंवा पुरुष असेल असं जरी असलं तरी सुद्धा म्हणाले पुरुष असे कारण म्हणाले यात प्रत्यक्षानुमानाभ्याम काय आहे माणसाला एक विशिष्ट बुद्धी दिलेली आहे देवानं तसं बघायला गेलं तर आपण म्हणतो की सगळ्याच प्राण्यांना बुद्धी दिलेली आहे परंतु ती बुद्धी मर्यादित आहे फक्त आहार निद्रा भय आणि मैथुन, एवढ्या पुरतीच ती बुद्धी दिलेली आहे पण माणसालाच अशी बुद्धी दिलेली आहे की जी बुद्धी परब्रह्माचं आकलन करू शकेल अशी बुद्धी कुणालाही दिलेली नाही जी बुद्धी माणसाला दिलेली जी बुद्धी काय घडणाऱ्या गोष्टी बघून त्याच्यावरून निष्कर्ष काढू शकतं त्याच्यावरून अनुमान बांधू शकतं कार्यकारण भाव लावायची जी ताकत आहे ती इतर लोकांच्या इतर प्राण्यांच्या बुद्धीमध्ये नाही कार्यकारण भाव लावलं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून म्हटलंय यात प्रत्यक्ष अनुमानाभ्याम श्रेयसाते म्हणजे मनुष्य हा अशा तऱ्हेच्या बुद्धीच्या योगानं प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टी त्याच्यावरून अनुमान बांधून त्याच्यावरून निष्कर्ष काढून त्याचा कार्यकारण भाव लावून स्वतःच्या श्रेयाचा मार्ग ठरवू शकतो आणि म्हणून म्हणाले माणसाला स्वतःचं गुरुत्व स्वतः करावं माणसानं हे सगळ्यात चांगलं म्हणाले व्यास आत्मनो गुरुरात्मैव पुरुष सत प्रत्यक्ष अनुमानाभ्या शिरेवसावनुविंदते प्रश्न असा आहे की लोक विचारतात म्हणाले काय हो इथं भगवंताने स्वतःच गुरुत्व स्वतः करावं म्हणून सांगितलेलं आहे पण आम्ही तर असं ऐकलंय की परमार्थामध्ये गुरुशिवाय सत न असं आम्ही ऐकलंय मन्ने में में है। अशे शंका नसंगति दी अंका परमार्था मधे ही सत नी वस्तुस्थिति है लक्षा घया मनसान स्वतंत्र अभ्यास करावा कित साधना करावी का ही जारी के व्यवहार मधे अपन फिनिशिंग टच बनतो तो फिनिशिंग टच देने का होना गुरु की आवश्यकता है ज्ञानेश्वर महाराज उदाहरण दिल वर्षभर बागे मध्य राबला तरी फी तई की भेटी जी वसंत पावे बस वस। फलेसी तई ची भेटी जी पावे जी पन, बन करू जीवे साथ, जीवे पड़ू जन्मे काली आटी परी, फळेसी तैची भेटी जै वसंत पावे तसा आहे किती कितीही अभ्यास केला साधना केली के तरी सुद्धा शेवटी फिनिशिंग टच देण्यासाठी गुरु लागतोच आणि एक लक्षात घ्या की व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टी शिकायच्या म्हटलं तर गुरु लागतो की नाही मग जी अध्यात्मविद्या म्हणून जिचं वर्णन केलेलं आहे अध्यात्मविद्या विद्यानाम ती विद्या शिकण्यासाठी गुरु लागणार हे ठरलेलंच आहे व्यवहारातल्या साऱ्या गोष्टी शिकताना आपल्याला गुरु लागतो की नाही सांगा हार्मोनियम वाजवायला शिक आहे गुरु लागतो की नाही लागतो तबला वाजवायला शिकायचं आहे गुरु लागतो की नाही लागतो अहो बाजारात पुस्तकं मिळतात गुरु काय करायचं आहे अह असं नाही गुरुशिवाय भागत नाही बाजारामध्ये तबला कसा वाजवायचा याची पुस्तकं मिळतात लोकांना अगदी बेसिक नॉलेज द्यायला पाहिजे तबला कशाला म्हणायला पाहिजे डग्गा कशाला म्हणतात वगैरे हे सगळं कळावं यासाठी त्या चित्रसुद्धा दिलेली असतात ह्याला डग्ग्याचं चित्र काढलेलं असतं त्याला डग्गा म्हणायचं इकडं तबला म्हणायचं तबल्याला त्या वाद्या लावलेल्या असतात त्याला बाण मारून ह्याला वादी तो खाली लाकडी ठोकळे बसवलेले असतात त्याला गठ्ठा वरण ती अशी वेणी घातलेली असती त्याला गजराळ म्हणतात वरच्या बाजूला खाली असा काळा स्पॉट असतो मोठ्याच्या मोठा त्याला बाण मारून याला शई म्हणतात तो पांढरा भाग कळायचा असतो त्याला चाट म्हणतो हे सगळं चित्र काढून दाखवलेलं असतं आणि मग ना कसा वाजवायचा त्याचंही चित्र काढून दाखवलेलं असतं ते दोन बोटाशी त्या इकडच्या बाजूला चाटेवर ठेवायची मधलं बोट न टेकवता डाव्या ह्या तरजणीच्या ह्या इकडच्या बोटानं त्या चाटेवर असा आघात करावा असं लिहिलेलं असतं त्याच्यात ना कसा वाजवायचा असा आघात करावा अरे आघात करावा इतकं लिहिलं ठीक आहे पण आवाज कसा निघायला पाहिजे हे ते चित्रात दाखवायला येत नाही त्याला गुरुच पाहिजे लक्षात घ्या सा, साध कपडे शिवायला शिकायचं गुरु लागतो की हे कटिंग कसं करायचं फिटिंग कसं करायचं मला एक शिंपी सांगत होता म्हणाला कटिंग जरी उत्तम करता आलं आणि जर त्याला फिटिंग मिळत नसेल तर कसले बेंगरुळ कपडे दिसतात म्हटलंय हा म्हणजे फिटिंगाई तितकच महत्वाचं आहे कटिंग गाई तितकू इतकत... लागतो लक्षात घ्या गुरुशिवाय सहत्नाक ही वस्तुस्थिती आहे साध्या व्यावहारिक विद्या शिकण्यासाठी जर गुरु लागतो तर अध्यात्मविद्या विद्याना असं ज्या विद्येचं महत्व भगवान स्वतः सांगतात ती विद्या शिकण्यासाठी गुरु लागणार ही वस्तुस्थिती आहे मग आता प्रश्न असा आहे की गुरु जर लागतोच आहे तर स्वतःचं गुरुत्व स्वतः करायचं म्हणण्याला काय अर्थ आहे गुरु जर लागतोच मग एक प्रश्न असा विचारत घ्या की गुरु जर लागतोच असं जर म्हटलं तर प्रश्न असा आहे की आमचा परमार्थ परावलंबी झाला का काय आमचा परमार्थ परावलंबी झाला का काय कारण गुरु गाठ पडल्याने तर आमची प्रगती होणारच नाही मग तसं नाही मग काय करायचं तर साधकानं आपली पारमार्थिक भूमिका हळूहळू हळूहळू हळूहळू अशी वाढवत वाढवत एका विशिष्ट पातळीपर्यंत आणली की सद्गुरू त्याला उपदेश करण्यासाठी आपण होतात लक्षात घ्या सद्गुरू लागतात मान्य परंतु तोपर्यंत साधकानं गप पसरायचं नाही आपली पारमार्थिक पातळी त्यानं उन्नत अधिक उन्नत अधिक उन्नत अशी करत द्यायची एक विशिष्ट पातळी त्यानं गाठली की सद्गुरू येतात काय सी कर्म साम्यदशा होय तेथे वीरेशा श्री गुरु आप भेटायचे का आपण बघितले वैराग्याची एक विशिष्ट पातळी परीक्षित राजानं गाठली शुकाचार्य त्याला उपदेश करण्यासाठी आपण होऊन आलेले आहेत भगवत प्राप्तीचा दृढतम निश्चय ध्रुवबालाचा बघितला त्याला उपदेश करण्यासाठी नारद महर्षी आलेले ना तेव्हा आमचा परमार्थ तसा परावलंबी होत नाही स्वावलंबन त्यातलं हे आहे की आम्ही आमची पारमार्थिक भूमिका हळूहळू हळूहळू वाढवत न्यायची डोळे उघडे ठेवायचे जगात घडणाऱ्या गोष्टी बघायच्या यात प्रत्यक्ष अनुमानाभ्यान त्याच्यावरनं अनुमान काढायचं त्याच्यावरून निष्कर्ष काढायचा योग्य काय ते ठरवायचं ते आपल्या आचरणात आणायचं असं करत करत करत मला सांगा बघू साधक कुणाला म्हणतात साधक कुणाला म्हणायचं भल्या पहाटे उचतोय चार वाजता उगतोय किती थंडीचे दिवस असले तरी थंड पाड्यानं स्नान करतोय देवासमोर बसतोय इतक्या माळा ओढतोय ह्याला साधक म्हणायचं का नाही लक्षात घ्या तो हे जे काही करतोय ना तो त्याच्या साधनेचा एक, सा एक भाग असेल नाही असं नाही पण ह्या एवढं करतोय म्हणजे तो साधक आहे असं म्हणायचं नाही मग साधक कोणाला म्हणायचं तर लक्षात ठेवा की जो परमार्थाला उपयोगी असणाऱ्या गोष्टी जिथून जिथून मिळतील त्या जो साधतो साधणे म्हणजे मिळवणे बरं का आपण म्हणतो बघा हा ते एवढं साधलं बरं का म्हणजे काय त्यानं ते मिळवलं तेव्हा परमार्थाला उपयोगी असणाऱ्या गोष्टी तो जिथून जिथून साधता येतील म्हणजे मिळवता येतील जिथून जिथून साधता येतील त्या साधणारा तो साधक यासाठी ज्याला साधक व्हायचे ज्याला उपासना करायचे त्याला एक विशिष्ट दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवावा लागतो आणि तो दृष्टिकोन कोणता तर तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगितलं म्हणाले उपदेश तो भलक्या हाती झाला चित्ती धरावा बस उपदेश तो भलत्या हाती त्या भलत्याला अंडरलाईन करा बरं का लक्षात घ्या कुणीही असेल लोक विचारतात भलत्यानं उपदेश करावा का एक लक्षा घया भलत्या उपदेश करावा का न करावा हाच प्रश्न है पो जर तुम्हारा उपयोगी परमार्थाला उपयोगी असेल, तर तो तुम्हें स्वीकारावाच उत्तर है भलता मे कहीं ही लक्षा देव असेल मान्य दानव अल मानव अल मानवा मधे मानव पुरुष असेल स्त्री असेल नवे नवे लहान मुल भरते बरं का कुणीही असू शकेल लक्षात घ्या मनुष्यच म्हणजे ब्राह्मणच पाहिजे असं नाही ब्राह्मण असेल क्षत्रिय असेल वैश असेल शूद्र असेल नवे नवे चांडाळ असेल तो सुद्धा उपदेश करू शकतो लहान मुलं असतात तीही उपदेश करू शकतात मनुष्य प्राणी पाहिजे असंही नाही मग पशुपक्षी उपदेश करू शकतात नवे नवे खिडामुगी उपदेश करू शकतात जिवंत प्राणी पाहिजे असंही नाही जडवस्तू उपदेश करू शकतात नवे नवे घटना उपदेश करू शकतात घडलेल्या म्हणून म्हटलंय प्रत्यक्ष अनुमानाभ्याम घटना उपदेश करू शकतात कुणीही उपदेश करेल आपल्याला जर तो परमार्थाला उपयोगी असेल तर आपण घ्यावा मी आता भलते म्हणजे कोणकोण यामध्ये सगळी यादी दे सांगितली देव असतील दानव असतील मानव असतील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ स्त्री पुरुष लहान मुलं पशुपक्षी केडामुंगी केडा, जडवस्तू घटना भलत्यामध्ये कोणकोण येईल कोण वाटेल ते देव उपदेश करतील आपल्याला पटतं बरं का नाही असं नाही पण दानव हो दानवही उपदेश करू शकतात झालं असं की रावण रणांगणावर शेवटच्या घटका मोजत पडलेला आहे रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं अरे जा म्हणाले रावणाकडनं अजून काही उपदेश घेऊन ये लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह आह रावणाकडनं आणि उपदेश रामचंद्राने सांगितलं आणि खरं म्हणजे लक्षात घ्या रावण तसा होता बरं का खरंच ज्ञानसंपन्न होता वेदावर रावणाचं भाष्य आहे म्हणे आपण रेडिओवर कधी कधी ते शिवतांडव स्तोत्र ऐक रामदास कामतानी म्हणलेलं ऐकलं असेल बघा रावण कृत शिवतांडव स्तोत्र आहे तेव्हा जा म्हणाले उपदेश घेऊन या आता असं आहे की दादानी सांगितलंय नाही म्हणायचं नाही लक्ष्मण गेले रावणाला नमस्कार केला रावणाने त्याच्याकडे बघितलं त्याच्या मनातलं आता किलमिश नाहीस झालेलं होतं सगळं आ, हसला जरा आणि म्हणतोय लक्ष्मणाला कार्य आला असं म्हणाला लक्ष्मणानं सांगितलं हात जोडे नम्रप्रणान म्हणाला आपण ज्ञान वृद्ध आहात वयोवृद्ध आहात तेव्हा काहीतरी चार उपदेशाच्या गोष्टी ऐकायला आलोय म्हणाला रावण हसला आणि म्हणाला सांगतो म्हणाला सांगतो अरे बघ म्हणाले की समुद। हा समुद्र बाजूला पसरलेला हा सगळा समुद्र आहे की हा मी अमृतानं भरायचं ठरवलं दुसरी गोष्ट अशी इथनं स्वर्गाला जाण्यासाठी सरळ जिना स्टेअर केस बांधायचं ठरवलं आणि तिसरी गोष्ट अशी माझी सुवर्णाची लंका पण त्याला सुगंध येत नव्हता म्हणून त्या सोन्याला सुगंध द्यायचं मी ठरवलेलं होतं आणि लक्ष्मणा मी जर मनात आणलं असतं तर मला हे अशक्य नव्हतं बरं का रावण सांगतोय आणि वस्तुत लक्षात घ्या रावणाचं तसं प्रचंड सामर्थ्य होतच देखील परंतु रावण म्हणतोय बघ म्हणाला मी आज करू उद्या करू आज करू उद्या करू असं म्हणता म्हणता राहून गेलं आणि आता ज्या परिस्थिती मी मध्ये मी सध्या आहे या परिस्थितीत आता हे शक्य नाही तेव्हा माझ्याकडनं जर तुला काही उपदेशाच्या चार गोष्टी ऐकायच्या असतील तर एवढं लक्षात ठेव म्हणा म्हणाल्या की कल करणार तो आज करणार आज करणं तो अभि करणार बस याच्यावर ना आम्ही बोध काय घ्यायचा परमार्थाला उपयोगी हो काय घ्यायचा करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमारथी संत समागमी धरुनी आवडी करावी तातडी नरदे क्षणभंगूर आहे अरे याच क्षणीमुळे आम्ही जशी तरी रघुनाथ भजिनी अंतरालाशी परमार्थ लांबणीवर नाही टाकायचा येच म्हणून करावी तातडी परमा हा उपदेश चित्ता आपल्याला घ्यायला येतो की दान उपदेश करू शकतात मानव उपदेश करतात माणसामध्ये ब्राह्मण करतील क्षत्रिय करतील वैश्य करतील शूद्र करतील लक्षात घ्या नवे नवे चांडा उपदेश करू शकतो लक्षात घ्या श्रीमद आचार्यांच्या जीवनातला प्रसंग संपतो शंकराचार्य गंगा स्नान करून काशी विश्वनाथाच्या दर्शनाला निघालेले घाट चढून वरती आले आणि मंदिराकडे जाणाऱ्या बोळामध्ये आज शिरले काशीचे बोळ किती अरुंद आहेत आपल्याला ठोक आहे दोन माणसं जर अशी एकमेकाला क्रॉस व्हायची झाली तर एकमेकाला घासल्याशिवाय जाणार इतकी अरुंद बोळ आहेत श्रीमद आचार्य असे ते बोळात शिरले आणि थोडस पुढे गेले तर समोरने एक चांडाळ आला आचार्य त्या ठिकाणीच थांबले आणि त्यांनी त्या चांडाळाला जर असा बाजूला म्हणून खून केली त्या चांडाळानं आचार्यानं प्रश्न केला तो काय म्हणतो ठोक आहे का अन्नम दन्नमय अन्नम दन्नमय अथवा चैतन्यमे चैतन्य्विजवर दूरीकर् यदि ब्रूहि गेती तो मन तो महाराज आप शरीर अन्नमय है ही शरीर अन्नमय आहे तेव्हा ह्या अन्नमय शरीराचा आपल्या अन्नमय शरीराला विटाळ होईल असं आपल्याला वाटतंय म्हणून आपण मला बाजूला म्हणता का अन्नमया द अथवा अथवा काय अथवा चैतन्यमेव चैतन्यात महाराज आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे तेच चैतन्य माझ्याही शरीरामध्ये आहे तेव्हा ह्या शरीरातल्या चैतन्याचा आपल्या शरीरातल्या चैतन्याला विटाळ होईल असं आपल्याला वाटतंय म्हणून मला आपण बाजूला हवं म्हणता का त्या चांडाळानं प्रश्न केला लक्षात घ्या श्रीमद आचार्य क्षणभर अंतर्मुख झाले आणि दुसऱ्या क्षणी त्याने त्या चांडाळाच्या पायावर डोकं ठेवलं चांडालोस्त सकृद्विणारा जो कुणी असेल तो भले व्यवहाराच्या दृष्टीने चांडाळ असेल तो माझा सद्गुरू आहे घ्या कुणीही उपदेश करू शकतो चांडाळ उपदेश करू शकतो पुरुषच पाहिजे असंही नाही बरं का लक्षात घ्या स्त्रियाही उपदेश करू शकतात एकच उदाहरण मी आपल्याला देतो आणि आपण हे मान्य कराल काय की स्त्रियाही उपदेश करू शकतात आणि ते उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध उदाहरण तुलसीदासजींचं म्हणा तुलसीदासजी पूर्वायुष्यामध्ये अत्यंत विषयी होते अत्यंत विषयी होते स्त्री माहेरी गेलेली आहे बेचेन झालेले अमावस्येची रात्र मध्यरात्रीची वेळ बाहेर धोळधो पाऊस पडतोय काळा कभिन अंधार डोळ्यात बोट गेलं तरी लक्षात येणार नाही बोट जवळ आलं इतका अंधार आहे महाराज स्त्री माहेरी गेली म्हणून अस्वस्थ झालेले हे आणि अशा बाहेरच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी स्त्रीच्या माहेरी तिकडं जायचं ठरवलं अहो तिचं माहेर म्हणजे कुठं हे जिथं राहत होते त्या गावाच्या बाजूला असलेल्या नदीच्या पलीकडं तिचं गाव ती गेलेली तिथं थी, ती तिथं कुठं जाऊन राहते ठोक होतोय माहेर तिचं कुठं येते मध्यरात्री घरात बाहेर पडले बाहेर दुरधो पाऊस पडतोय धोधो पाऊस पडतोय लक्षात घ्या काळा कभिन अंधार आहे तसंच चाचपडत चाचपडत नदीच्या किनार आलेले आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत नदी दुथडी भरून वाहते जबरदस्त ओढ आहे पाण्याला मनाशी विचार करतायत पलीकडं कसं जावं कसं जावं इतक्यात एक तराफा आला महाराज त्या तराफ्यावर बसले आणि पाणी हाताने वलवत वलवत पलीकडे गेले मी आपल्याला सांगतो तो तराफा नव्हता वरती एखादा मेलेला मनुष्य दोन तीन दिवसापूर्वी मेला असेल तर त्याचं प्रेत फुगून तरंगत आलेलं होतं पण तुलसीदासजींची दृष्टी विषयानं इतकी आंधळ झालेली आहे की हा तराफा आहे का प्रेत आहे हेही कळत नाही महाराज वलवत वलवत पलीकडे गेले पलीकडच्या तीरा लागल्यानंतर चितनं निघाले सासुरवाडी कुठं होती ठाऊक होतं तिथे गेले बायको कुठं झोपायची तेही ठाऊक होतं वरच्या मजल्यावर खिडकीच्या खाली गेले तिथं तिथे एक दोर लोंबत असलेला दिसला त्या दोराला धरून वरती चढून गेले आज जाऊन तिला हाक मारतात हाक मारल्यानंतर ती जागी झाली आणि ती म्हणती अहो स्वामी आपण आणि आत्ता ह्या वेळेला अहो बाहेर धोधो पाऊस पडतोय काळा कभिन्न अंधार आहे नदीला जबरदस्त ओढ आहे दुथडी वाहती आहे नदी आपण इकडे कसे आलात कसे आणि इथं वरती कसे आलात ती काय म्हणतात ठोक आहे का अगं मला ठोक होतो म्हणाले मी जसा तुझ्यासाठी अस्वस्थ झालोय तशी तू सुद्धा माझ्यासाठी बेचाईन झाली असणार तू माझी वर काहीतरी सोय करून ठेवलेली असणार याची मला खात्री होती तू बांधून ठेवलेल्या दोराला धरून मी वर आलो ती म्हणती दूर बघ की म्हणाले तिथला दोर बांधलाय जाऊन बघतात दोघं जण तर काय अजगर लोंबत होतो महाराज पुन्हा सांगतो दृष्टी विषयानं इतकी अन्न झालेली आहे की ते आजगर आहे का दोर आहे हेही कळत नाही आहे महाराज त्यांची ही अशी विषयांधता तिनं बघितली आणि तिनं त्यांना सांगितलं ती काय म्हणते ठेवय का, का? स्वामी अहो या हाडामाशानं भरलेल्या नरकमुतानं भरलेल्या शरीराबद्दल इतकी आसक्ती आपल्या ठिकाणी ठेवाल तर आपल्या जीवनाचं सोनं होईल तिथे आणि मी आपल्याला सांगतो तिथे हे शब्द तुलसीदासजींच्या जी जी जीवनामध्ये टर्निंग पॉइंट ठरले बास आणि त्याचा परिणाम म्हणून आज आम्हाला जगद्वंद असे तुलसीदासजी प्राप्त झाले महाराज स्त्रिया ही उपदेश करू शकतात नवे नवे मुलंही उपदेश करू शकतात मोठी माणसंच पाहिजेत ही नाही आपण श्रीमद भागवतामध्ये ऐकलेलं आहे कपिल महामुनीने आपल्या मातेला उपदेश केला मला त्या राका कुंभारांची गोष्ट सांगतात राका कुंभर अत्यंत निस्पृह बर का अत्यंत निस्पृह अत्यंत निस्पृह इतके निष्पृह की त्यांच्या निस्पृहतेचा भगवंताला अभिमान वाटावा इतके निस्पृह भगवान रुक्मिणी देवीनं म्हणतायत बघितलंस का माझा राखा किती निस्पृह आहे कशाचीही अपेक्षा नाही त्याला रुक्मिणी देवी म्हणजे महामायाच की हो ते काय म्हणाली ठोक आहे का जोपर्यंत संधी प्राप्त होत नाही तोपर्यंत सगळे निस्पृहच असतात म्हणजे आता जोपर्यंत संधी प्राप्त होत नाही तोपर्यंत सगळे निस्पृहच असतात असं म्हणून ती काय म्हणाली ठेव का तुम्हाला बघायचंय का त्याचा निष्प्रहपणा चला म्हणाली आणि भगवंताला घेऊन निघाली कुठे निघाली काय आहे रामारांचा असा परिपाठ होता की रानामध्ये जायचं वाढलेली लाकडाची मुळी आणायची ती मुळी विकायची काय मिळते द्रव्य त्याच्यावर उदर निर्वाह करायचा आणि ते असे आज मुळी आणण्यासाठी म्हणून रानामध्ये गेलेले आहेत आज कन्या ही आती मार्ग वगवान आणि साहब गुप्तवेशन यात्र उ आई साबानी के लिए हाथ सुवर्ण कंकण काड़े रस्त अ टाकल गुप्त रूपान दोगे जन उभे राका कुंभारी ये बर का ये त्यांची मुलगी माग काहीतरी पान फुलं मोराची पिसं गोळा करत काहीतरी येत होती राका कुंभार आले सुवर्ण कंकण समोर बघितलं थांबले थांबले त्या कंकणाजवळ थांबले हे बघितल्यानंतर आई साहेब भगवंताला म्हणतात <coughs> निस्पृह बघा निस्पृह राका कुंभाराने आपली मोळी खाली ठेवली वाकायला लागले आई साहेब भगवंताला असं कोपराण दिवस आहेत निस्पृह बघा निस्पृह भगवान शांत होते न सांगता तुम्हा कळो येते अंतर अहो प्रत्येकाच्या अंतरी आम्ही स्थानापन्न झालेला परमात्मा भगवंताला ठाऊक होत काय आहे राका कुंभार वाकले एक ओंझळवर माती घेतली त्या काकणावर घातली ते दृष्टी आड केलं मोळी उचलली डोक्यावर घेतली घर गाठलं आईसाहेबांचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला लक्षात घ्या झालं काय राका कुंभार त्या ठिकाणी वाकून काहीतरी करतायत हे मागणं येणाऱ्या मुलीनं बघितलं तर घरी आल्यावरती काय म्हणते ठोकाय का है? बाबा वाटेत तुम्हाला काय चक्कर आली का हो तुम्ही मोळी खाली ठेवली जरा खाली वाकलात वगैरे त्याने उत्तर दिलं अगं नाही बाळ मला काही चक्कर वगैरे आले नाही मग तुम्ही खाली वाकला मुळी का खाली ठेवली ते त्याने उत्तर दिलं ते म्हणाले की तिथं एक सुवर्ण कंकण पडलेलं होत ते घ्यावं असं मला काय वाटलं नाही परंतु तू माग होतीस तू लहान आहेस तुला घ्यावं का न घ्यावं याचा विवेक नसणार आणि म्हणून ते तुझ्या नजरे आड करावं म्हणून मी त्याच्यावर माती घालून ते काकण झाकलं रामाराने उत्तर दिलं ती बाप से बेटा सवयी आहे गया घ्या तिने काय विचारलं ठोक आहे का बाबा तुम्ही रोज वजन करता हो रोज एक अभंग म्हणता बघा तुम्ही मला त्यातल्या एक ओळीचा अर्थ कळत नाही मला जर सांगाल का कुठली ओळ बाळ अहो ते काहीतरी असं आहे बघा सोने रूपे आम्हा समान याचा अर्थ काय हो सोने रुपे अम्मा अगं बाळ सोनं म्हटलं तरी मातीच रूप म्हटलं तरी मातीच असा त्याचा अर्थ आहे त्या पुरीनं काय विचारलं ठोक आहे बाबा स्वर्ण जर तर मेहर तुम्हें दूसरी माती कशलीकुरा अन्य चिंतन तो मे जना पी उपासयुक्ता वहाम्यम एक विद्वान पंडित होते राजाकडे गेले माझं प्रवचन आपल्या दरबारात व्हावं अशी इच्छा आहे राजा म्हणाला काय हरकत नाही काय विषय आपण घेणार यांनी सांगितलं आपण सांगाल तो विषय ठीक आहे म्हणाले मला गीतीतल्या एका श्लोकाचा अर्थ कळलेला नाही आहे तेवढा आपण सांगा म्हणजे झालं कुठला श्लोक अनन्याचिंतयो मा जना उपा नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्या श्लोकावर आपण प्रवचन करा काय विद्वादच होते ते खरंच दरबाराच्या दिवशी अगदी ठरलेले दिवशी प्रवचन झालं महाराज असं अक्षरशः तास दीड तास प्रवचन झालं सगळे लोक खुश होऊन गेले महाराज बस त्या शास्त्रीभाऊनं वाटले की हा ठीक आहे हरकत नाही म्हणाली प्रवचन झाल्यानंतर राजानं दूध प्यायला आत बोलवलं या दूध समोर ठेवलं प्यायला घेतला यांची अशी कल्पना कि राजा आता म्हणे वा वा काय प्रवचन झालं वास वास, वास, वास वास राजा काहीही बोलला नाही ह्याना शेवटी राहवलं नाही आणि म्हणून ह्यांनीच राजाला विचारलं मग काय म्हणले म्हणजे प्रवचन कस काय झालं राजा म्हणाला प्रवचन म्हणजे तसं तस तसं ठीक तस झालं म्हणाला तसं ठीक झालं पण पण काय पण म्हणजे म्हणाला की अजूनही या श्लोकाचा अर्थ आपल्याला नीट कळला असं मला काय वाटत नाही यावर काय म्हणजे लक्षात घ्या राजानं तोंडावर सांगावं या श्लोकाचा अर्थ तुम्हाला अजून नीट काढला असं मला वाटत नाही थोड्यात मारल्याचा प्रकार ऐक हा हो? बर म्हणाले आता असं करूया पुढच्या रविवारी पुन्हा प्रवचन करूया याच्यावर घरी गेले सगळ्या टीका काढल्या पुन्हा विषय याची पुनर्बांधणी मांडणी केली पुढच्या रविवारी पुन्हा प्रवचन केलं काय सुंदर प्रवचन झालं महाराज अक्षरशः सगळे लोक डोलत होते प्रवचन झाल्यानंतर पुन्हा दूध प्यायला बोलवलं राजानं त्यावेळेला पुन्हा राजानं काय विषय काढला नाही हे विचारतात ना आज कसं काय झालं राजा म्हणाला तसं प्रवचन बरं आहे म्हणजे ठीक झालंय म्हणाला परंतु अजूनही मला काय हा विषय आपल्याला नीट कळलाय असं वाटलं नाही म्हणजे वाईट वाटलं महाराज तिथून उठले घरी आले माडीवर जाऊन बसले कपाळाला ला हात लावून बसलेले राजानं तोंडावर आपली अशा पद्धतीनं संभावना करावी वाईट वाटलं त्यांची मुलगी खाली खेळत होती तास दीड तास घाला दोन तास झाले ते तसं बघायला गेलं तर ते पंडित असे माडीवर पुष्कळ वेळायला जाऊन बसायचे परंतु तू काही ना काही खालणं चाहूल लागायची पुस्तकं काढली आहेत पुस्तकं का ठेवली आहेत अमुगमूग अशी काहीतरी चाहूल लागायची दोन तास झाले अजिबात चाहूल लागली नाही या मुलीला असं वाटलं काय झालं म्हणून बाबांना काय झोप लागली का म्हणून वर बघायला गेली वर बघायला गेली तर हे कपाळाला हात लावून बसले ते तिनं विचारलं बाबा काय डोकं दुखतंय का नाही म्हणाले मग असे का बसलाय तुम्ही खिन्न अवस्थेत तर त्यांनी सांगितलं म्हणाले अगं बाळ आज येऊ नवी तो प्रसंग आला ग म्हणाले काय आहे आपलं दुःख आता काय आहे ते वाटलं दुसऱ्याला सांगितलं तर थोडं कामी होतं ना ती पोरगी केवढी हे केवढे परंतु त्यांना राहवलं हो नाही आणि ते म्हणतात की अग बाळ आज असा प्रसंग झाला काय की राजा म्हणाला तुम्हाला हा विषय कळला नाही तिनं विचारलं कुठला विषय होता त्यांनी सांगितलं अनन्या चिंतयंतो माम ये परिपासते याचा अर्थ काय भगवान स्वतः सांगतात की जो माझा अनन्य भक्त आहे त्याची उपजीविका त्याचा योगक्षे मी स्वत वाहतो बस तो प्रवचन झालं तुमचं आणि मग राजा काय म्हणाला तुम्हाला विषय कळला नाही म्हणून ती पोरगी काय म्हणाली ठेवय का, का? मग बाबा राजाचं काय चुकलं हो म्हणाली राजाचं काय चुकलं पोरगी विचारते ते म्हणतात आज बाळ मग माझं काय चुकलं ते तरी सांग त्या पोरीने काय उत्तर दिलं सांगू का बाबा तुम्हाला जर या श्लोकाचा खरा अर्थ कळला असता तर तुम्ही बिदागीरसाठी राजाकडं प्रवचनाला गेला नसता म्हणा पोरही उपदेश करू शकतात लक्षात घ्या पशुपक्षी उपदेश करतात अहो हिसाब रीती पंचतंत्र काय आहे तो हिसाब महात्मा होता लक्षात घ्या त्यानं पशुपक्षांनी केलेला उपदेश ऐकला आमच्यासाठी नोंदवून ठेवला आम्ही वाचतो पंचतंत्र पंचतंत्रातल्या गोष्टी वाचतो खाली दिलेलं तात्पर्य वाचतो आता हा ब्रवीमी मी म्हणून दिलेलं तात्पर्य वाचतो पण तरी सुद्धा आम्हाला कळत नाही महाराज पशुपक्षी उपदेश करतात किडामुंगी उपदेश करतात नवे नवे जडवस्तू उपदेश करतात सूप उपदेश करत चाळण उपदेश करते आपण म्हणाल सूप काय उपदेश करत सूप असा उपदेश करत जे काय फलकट असेल ते टाकून द्यावं सार वस्तू असेल ती आपल्या हृदयाशी बाळगावी हे सूप शिकवतो आम्हाला चाळण काय शिकवती अरे सत्व असेल ते खाली टाकायचं आणि आया गोळे खडे आपल्या हृदयाशी बाळगण्याचा मूर्खपणा करू नवे हे चाळण शिकवते आम्हाला नवे नवे घटना उपदेश करतात घटना आपण एक भगीत की महाराज कोणती नाराज महर्षी म्हणतात की माझी आई गत प्राण झाली भगवंतानं हा माझ्यावर अनुग्रह केला असं माझ्या मनामध्ये आले महाराज याच्यावरून आम्ही बोध घ्यावा महाराज तुकाराम महाराज म्हणाले बरे झाले देवा निघाले दिवाळे दे बरी दुष्काळी पीडा केली आम्ही बोध घ्यावा याच्यावरून कु ही उपदेश करू शक फेजे पो जर आ गुरु अक्षरशाह रस्त पड़े दर का अक्षरशाह रस्त्या पड़ेली दिल गुरु हा विषय जो है साधक कोणाला म्हणायचं त्यांना साधकता कशी आपल्या मध्ये बाणवून घ्यायची हा विषय पूर्णपणे उद्धवाला समजावा म्हणून भगवंतानी आपल्या पूर्वजांचे पूर्वज असणारे जे यदुराजा त्यांच्या जीवनातला प्रसंग उद्धवासमोर सांगितलेला आहे ते म्हणाले की पूर्वेशानस पूर्वज हा कोण यदुराजा म्हणाले एकदा यदुराजा असे रानात हिंडत होते आणि त्यावेळेला त्यांची आणि अवधूत दत्तात्रेयांची गाठ पडली महाराज त्या दत्तात्रेयांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद ती सात्विकता ते समाधान ती शांती यदुराजांनी बघितली आश्चर्यचकित झालेत अरे हा काय प्रकार काय आहे त्यांनी त्यांना विचारलं म्हणाले जनेशू दै्यमानेशू काम लोभ दवाग्नेना न तपट्यसेनेना मुक्त गंगाभस्त युवद्वीपहा म्हणाले औ सार जग हे काम क्रोध लोभ इत्यादी विकारांच्या आगीमध्ये होरपळतय आणि असं असताना आपण इतके शांत कसे जणू काय आपल्याकडे बघितल्यानंतर एखादा हत्ती गंगेच्या पाण्यामध्ये निवांत डुंबत असावा त्याप्रमाणे आपली ही शांती चेहऱ्यावरून ओसळते काय आहे आत असलेलं समाधान असं लपून राहत नाही एक्स्टेन्शन एरियामध्ये नवीन बंगला बांधला अशी कल्पना करा रस्त्यावर अजून लाइट्स आलेली नाही आहेत स्ट्रीट लाईट यांच्या घरात तेवढे आलेले आहेत बाहेरनं बघितलं रात्रीच्या वेळेला तर सगळा अंधार असतो परंतु त्याच वेळेला त्या बंगल्यात लागलेले जे लाइट्स असतात त्यांच्या प्रकाशाचे झोत अक्षरशः खिडकीतनासे बाहेर येतात तसं ज्यांच्या अंतरंगात खरं समाधान आहे ना आवास खरं समाधान ते समाधान आत राहत नाही तर ते चेहऱ्यावर ओसंडून दिसतं महाराज तसं अवधूतांच्या चे चेहऱ्यावर हे समाधान सात्विक समाधान बघितलं आणि त्याने विचारलं म्हणाला हे आपल्या समाधानाचं काय रहस्य काय आहे तेवढं आम्हाला आपण सांगा योग्य शिष्य गाठ पडलेला आहे हे बघितल्यानंतर अवधूतानी आपल्या समाधानाची गुंडी खोलली अक्षरशः राजा ऐक म्हणाले काय मी म्हणाले चोवीस गुरु केले यामध्ये अगदी रस्त्यावर पडलेले जसे म्हणतात तसं सगळं आहे बरं का पृथ्वी वायुराकाश महा पोगनिश्चंद्र महा रि कपोतो जगरह सिंधू पतंगो मधुकृत गजहा मधुहा हरिणो मीनहा पिंगला कुररोबका कुमारी शरकृत सरपहा पूर्णनाभि ही सुपेशकृत चोवीस गुरुंची यादी सांगितलेली आहे म्हणतात आणि मग अवधूतानी या प्रत्येकापासून आपण काय घेतलं डोळे उघडे ठेवले म्हणजे आपल्याला त्यातनं घेता येतं बरं का ते म्हणाले मी पृथ्वीला गुरु केलं पहिल्यांदा पृथ्वीपासून काय घेतलं तिच्यापासून मी क्षमा हा गुण घेतला अहो ते पृथ्वीचं नावच क्षमा आहे लक्षात घ्या आम्ही सकाळी उठल्यानंतर एकदा फार तर फार तर एकदा नमस्कार करत असू तो सुद्धा करत असू शंकाच आहे विष्णुपत्नी नमस्तुभ्य असं म्हणून एकदा नमस्कार करू आणि एकदा तो नमस्कार करायचा आणि दिवसभर तिला लाथा मारायच्या तिने कधी मनावर घेतले का हो पृथ्वीपासून क्षमा हा गुण घेतला पृथ्वी वायूपासून काय घेतलं वायू सगळीकडे हिंडतो परंतु कुठेही लिप्त होत नाही तसं साधकानं अलिप्त असावं हा गुण त्याच्यापासून घेतलं आकाशापासून गुण घेतला असंग राहा व आकाशापासून गुण घेतला वा आकाश आपहा म्हणजे पाण्याला गुरु केलं म्हणून सांगितले पाण्याला गुरु केलं पाण्यापासून काय घ्यायचं डोळे उडत ठेवून आम्ही जर बघितलं तर आम्हाला कळेल ना ज्ञानेश्वर महाराजांना विचारा पाण्यापासून काय काय घ्यायला सांगू का पाण्यापासून घेता येण्याजोगे बरेच गुण आहेत बरं का पहिला गुण असा निम्न भरिली या पाणी ढळतशी नेणे तैसे शरांता तोषवणी जाणे सामोरिया पाटातनं पाणी वाहत असताना जर मध्ये खड्डा आला तर तो भरल्याशिवाय पाणी पुढं जात नाही लक्षात घ्या त्याप्रमाणे साधकानं आपल्या समोर आलेल्या दुःखिताचं दुःख दूर केल्याशिवाय जाऊन पुढं हा पहिला गुण घेता येण्याजोगा दुसरा साधकाच्या मनामध्ये समानता कशी असावी पाण्यापासून शे का म्हणाले गायीची हरू व्याघ्रा विषहू हो मारू हे नेण्याची का करू तो जैसे पाणी असं करतं का हो की गाय सगळ्यांना दूध देते सगळ्यांचं पोषण करते तिला आपण अमृताच्या रूपानं तिची तहान भागवायची तिचं पोषण करायचं आणि तो वाघ सगळ्यांना टारा टाळा फाडून खातो त्याला आपण विष व्हायचं आणि त्याला मारून टाकायचं असं करतं छे छे छे अशी समानता साधकाजवळ असावी पाण्यापासून घेता येण्याजोगा गुण आहे महाराज आणि पाण्यापासून काय घ्यायचं महाराज सांगू ज्ञानेश्वर महाराज म्हणाले माळी जेवते तेवते निवांतची गेले बस तेवते निवांतची गेले आपल्याला ठोक आहे शेतामध्ये एक मुख्य पाठ असतो आणि त्याला एका विशेष ठिकाणी असे उपपाठ काढलेले असतात त्यातला एक उपपाठ कांद्याकडे जातो एक मिरचीकडे जातो एक उसाकडे जातो तो शेतकरी काय करतो उसाला पाणी द्यायचं असलं की या उरलेल्या दोन पाटांच्या तोंडाशी मातीचा गोळा घालून ठेवतो आणि इकडचा काढतो की पाणी उसाकडे चाललं बघा आता बघा उसाला पाणी देऊन झालं की तो काय करतो त्या पाटाच्या तोंडावर मातीचा गोळा घालतो आणि इकडचा काढतो की पाणी मिरचीकडे निघालं बघा ते पाणी असं म्हणतं का हो मी उसाकडे जाणार मिरचीकडे जाणार नाही म्हणतं का नाही